गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय, एकनाथी भागवत अर्थ अध्याय ओवी क्रमांक तीनशे एक्कावन तम खाऊन रजोगुण अत्यंत उन्मत्त झाला कि त्याचा तो उन्मत्तपणा पाहून सत्वपणाने सत्वगुण हि खवळतो सत्वगुण खवळला की त्याला दुजे पण सहन होत नाही म्हणून तो तत्काळ रजोगुणाला गिळून टाकतो शुद्ध सत्वाचा स्वभावच असा आहे की त्याने आत्मसुखाचा अनुभव येतो त्या अनुभवाचे कसे आश्चर्य पहा की तो निरंतर नित्य नवाच वाटतो आणखी असे पहा की त्या सुखानुभवाने सृष्टी उत्पन्न करण्यास साह्यभूत असणाऱ्या ज्या रजतमाच्या बीजाच्या कण्या शिल्लक राहिलेल्या असतात त्यांचीही राख रांगोळी होऊन जाते तेव्हा गुणांना उत्पन्न करणारी माया ही त्या शुद्ध सत्वात लय पावते आणि ती सत्व वृत्ती एकटेपणाने अद्वैत रूपाने शिल्लक राहते तेव्हा ब्रह्म ते मीच ही भावना हळूहळू क्षीण होऊ लागते आणि त्याचवेळी सोहम हंचा ची बोलवण होते त्यावेळी देहाचा देहपणाच नाहीसा होतो आणि जन्म मरण येते विश्वाचे भान नाहीसे होते व जिकडे तिकडे घनानंद भरून राहतो तेव्हा सारी दृष्टी सुखमयच होऊन जाते आणि सारी सृष्टीही आनंदमय होते आत्मानंदाने मिठी घातल्यामुळे परमानंद माजून राहतो त्या सुखाची बरोबरी कधी कशानेच व्हावयाची नाही वेदांनाही जेथे मौन पडते अशा तत्पदाला वृत्ती पोचते पुढे द्वैत म्हणून उरतच नाही त्यामुळे वृत्तीची वाढ खुंटते ती स्व सुख स्वरूपात बुडून गेल्यामुळे पुढे तिची वाढी मोडी राहत नाही लाकडा वाचून अग्नी जसा आपल्या मूळच्या तेजात मिळून जातो त्याप्रमाणे वृत्तीही अद्वैतपणाने सुख स्वरूपातच मिळून एकरूप होते गंगा समुद्राला मिळाली म्हणजे समुद्रच होऊन राहते किंवा पाण्याची आणि मिठाची भेट झाली म्हणजे ते सारे पाणी स्वरूपच होते एक दिवा दुसऱ्या दिव्यात मिळताच दोन्ही एकरूप होतात त्याप्रमाणे वृत्तीचा लय झाला म्हणजे निर्व्यंग अशा आत्मसुखाची प्राप्ती होते तेव्हा आत्मा हा एक अद्वैत आहे हेही म्हणणे त्यावेळी शिल्लक राहत नाही अर्थात आत्मा हा द्वैताद्वैताहून भिन्न नित्य आणि सत्य स्वरूप असा आहे तो ज्ञान स्वरूप स्वयंप्रकाश अविकारी अविनाशी अकर्ता अभोक्ता उदास आणि निर्विशेष असा निजात्म रूप आहे त्याला देह नाही त्याला कुल नाही त्याला डोळे नाहीत त्याला कान नाहीत त्याला मन नाही तो सर्व मंत्र व मंत्रार्थ स्वरूप आहे तो अजन्मा आद्य अप्रमेय अतर्क्य अलक्ष अव्यय नामरूपादिकांनी आकलन न होणारा भावाभावशून्य असा आहे जो भोग्य भोगता व भोगही नव्हे जो कार्य करता व कर्मही नव्हे करता आणि अकर्ता या गोष्ट गोष्टीत जेथे नायशा झाल्या तो अविनाशी अभंग शुद्ध बुद्ध असंग देहद्वयाचा स्पर्श सुद्धा त्याला नाही आत्म्याशिवाय सारे अनित्य होय हा पूर्वीचा निश्चय घट्ट झाला असता नित्य आणि अनित्य दोन्ही बुडून जाऊन अंतर्बाह्य आत्मस्वरूपात शिल्लक राहते अजाणपण सर्व नाहीसे झाले आणि जाणतेपणाची स्थितीही राहत नाही गुण गुणी आणि गुणातीतपणा ही खरोखर त्या अवस्थेत नाहीसे होते उद्धवा खरोखर परमात्मा तो तोच असा माझा सर्वतोपरी निश्चय आहे उपनिषदार्थाने व्यक्त केलेला व आत्मत्वाने प्रतिपादन केलेला तोच अशा स्थितीला वृत्ती जाऊन पोचली की संसाराची निवृत्ती होते वेदांताने व सिद्धांताने हाच शेवटचा निश्चय केलेला आहे निजात्म रूपाची खरोखर प्राप्ती झाल्यानंतर कार्य कर्म कर्तव्य हे सारे निखालच खुंटून जाते अद्वैत प्रतिपादक श्रुती वाक्याच्या मननाने आणि गुरुकृपेच्या प्रकाशाने वृत्ती निजात्म पदाला पोचते हे केवढे भाग्य पहा बरे उद्धवा मी देवादी देवांना सुद्धा वंदे आहे त्या माझ्या ज्ञानाचा सारा ठेवा तुला मी परमकृपेने दिला आहे उद्धवा तुला खरोखर निवृत्ती प्राप्त भावी, म्हणून तोच विषय तुला अनेक श्रुतींचा आधार घेऊन परमप्रितीने सांगितला त्या ठिकाणी तू आपले चित्त शिव देऊ नकोस तू त्यापासून अलिप्त हो परमार्थी हो हा तुला अलभ्य लाभ प्राप्त झालेला आहे पण त्याच्याविषयी तू झटून येत केला पाहिजेस ज्ञात मतमतांतरे तुला छळावयास येतील त्यांचाही विचार ऐक श्लोक चौदा जर तुला असे वाटले की कर्म करणारे व त्या कर्मांची सुखदुःखादी फळे भोगणारे जीव अनेक आहेत तसेच कर्माचे फलस्वरूप लोक कर्माच्या उपभोगाची वेळ ती कर्मे सांगणारी शास्त्रे कर्मापासून मिळणारे शरीर हे सर्व नित्य आहे अनेक प्रकारची फळांची इच्छा करून अनेक कर्मे करणारे आणि त्यास अनुसरून सुख दुःख भोगणारे जीव अनंत आहेत ते असे म्हणतात की कोणी सारे जीव एकरूपच आहेत असे मानतात तर ते खरे नवे। कारण तसे असते तर एकाच्या सुखाने साऱ्यांनाच सुख झाले असते किंवा एकाच्या पापाने सारेच पातकी झाले असते पण तसे काही सर्वांना घडत नाही कर्मवाद्यांचे मत असे आहे की जीव नित्य आणि अनंत आहेत मुख्य ईश्वर म्हणून नाहीच आपले कर्म हेच करते होय मीपणाने मनात जी अहम भावना उत्पन्न होते ती प्रत्येक शरीरात भिन्न असते म्हणून जीवही भिन्न भिन्न आहेत करतेपण आणि भोगतेपण हे त्यांच्या स्वरूपाचे प्रमाण आहे यावरचा विचार लक्ष देऊन ऐक लोक काळ श्रुती आणि जीवित ही अनेक असल्यामुळे अनित्य होत हेच माझे वेदांतिक मत आहे उद्धवा कर्मवाद्यांचे मत तुझे मन कदाचित खरे मानेल तर स्वार्थावर पाणी पडून अंगावर मोठा अनर्थ येऊन गुजरेल तो अनर्थ कोणता असे म्हणशील तर ऐक कर्मवाद्यांचा हा भाव म्हणजे पूर्वपक्षच आहे परमात्मा निर्विकार स्वरूप असून सर्व स्वरूप एक आहे हे त्यांना मान्य नाही संन्यास हा शब्द ऐकतात ते मोठे पातक आहे असे ते म्हणतात अशी मतभिमान यांच्या मतांची बडबड चालू असते त्याग किंवा संन्यास अनधिकारी म्हणतात ते कर्मालाच मुख्य समजतात आणि आपल्या मते वैराग्याची निंदा करतात त्यांचे म्हणणे कर्म करावे आणि सुख भोगावे ते कर्मच चट सारे जे टाकून देतात त्या निष्कर्म्यांना सुख ते कशाचे त्याग हा साऱ्या दुःखाचे मूळ आहे वैराग्य हे मुळी घडतच नाही याला ते चार कारणे पुढे करतात त्याचेही स्वरूप मी सांगतो लक्ष देऊन ऐक ते म्हणतात की अनित्य म्हणजे अशाश्वत, असे जर काही असते तर त्यात वैराग्य करता आले असते पण येथेमुळे अनित्य असे काही नाहीच तेव्हा वैराग्याने सोडावयाचे ते काय मीमांसकांचे असे मत आहे की वैराग्य हे चार प्रकारांनी होते ते चार गोष्टी नित्य मानतात नित्यत्वामुळे चारही गोष्टी खऱ्या आहेत असा त्यांना आपल्या मताचा मोठा गर्व आहे कर्मप्रकाशक वेद तो वेद नित्य आणि अढळ आहे असे ते मानतात जीव सारे नित्यच आहेत तसेच भोग व कालही नित्यच असे त्यांचे म्हणणे स्वर्गादी लोक हे भोग भोगण्याचे स्थान असलेले वेदाने स्वतःच सांगितले आहे तेव्हा ते वेदवाक्य काही खोटे नव्हे यावरून ही चारही नित्य आहेत हे सिद्ध आहे इत्यादी उद्धवा हे पहा याप्रमाणे येथे अनित्य असे काहीच नाही तेव्हा वैराग्याचे येथे काय काम तात्पर्य वैरागी लोक मिथ्या होत अहो भोगण्याच्या वस्तू जर नश्वर असत्या किंवा माईक असे जर काही असते तर वैराग्य संभवले असते तसे तर येथे काहीच नाही असे त्यांचे मत तसेच श्लोक पंधरा त्याचप्रमाणे सर्व पदार्थ प्रवाह रुपाने नित्य असून सत्य आहे व त्या आकारानुसार ज्ञान उत्पन्न होऊन नष्ट होते जीवाचे गंध पुष्प स्त्री इत्यादी ही प्रवाह रूपाने नित्य आहेत असे आपल्या मतानुसार ते म्हणत असतात आत्मा आहे आणि जग नाही असे तर कधीच घडणे नाही कारण जळाशिवाय समुद्र म्हणून राहणेच शक्य नाही सृष्टी ही सारखी सुरूच असल्यामुळे तीही नित्यच आहे पिता पुत्रांच्या रूपाने ती अखंड चालूच आहे कर्मामुळेच ही सारी यातायात आहे सृष्टी अनित्य हे कधीच व्हावयाचे नाही मग ओम नित्यच आहे त्याला ईश्वर म्हणून एक असणे शक्यच नाही नित्याचा कर्ता कोणीच नाही म्हणूनच येथे ईश्वर म्हणून कोणी नाहीच वेदांती लोक स्वरूपभूत आत्मा ज्ञान स्वरूप आहे असे म्हणतात हेही येथे घडत नाही असे आपले मत ते प्रतिपादन करीत असतात घट पट इत्यादी पाहत असतात ज्ञानाला त्रिक्षणावस्था म्हणजे क्षणभंगुरत्व असल्याचे दिसून येते असे असतात आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे असे म्हणताना त्यांना लाजही कशी वाटत नाही मिळून काय कि वेदांत्यामध्ये सुद्धा आत्मस्वरूपाचा ठाम असा निश्चय एकही नाही मोक्ष म्हणून जो काय म्हणतात तोही मिथ्याच इंद्रियजन्य सुखाशिवाय मोक्ष सुख म्हणून निराळे आहे असे म्हणतात तोही अविचारच कारण इंद्रियांच्या द्वारे जीवांना प्रत्यक्ष सुख मिळत असून हे मूर्ख लोक ते मानित नाहीत देहाशिवाय विदेहपणाने कोण कधी सुख भोगते का अद्वैतवादी काहीतरी बडबड करतात ती खरी नव्हे जीवाला ज्याने सुखाची प्राप्ती मिथ्या म्हणतात डोळे फोडून तर हे महामूर्ख असतात ते वैराग्याच्या निमित्ताने मूर्खांना खड्ड्यात घालतात ज्याला गाव नाही ठाव नाही आणि सत्ता ही नाही अशा खोट्याच ईश्वराची मनात कल्पना बाळगून कर्मफळाचा किंवा कर्माचा त्याग करतात नरदेहात ज्ञान उत्पन्न झाले आणि त्याने देहाचाच नाश करून टाकला फळाने वृक्षाचे मूळच तोडून टाकलेले कोणी कोठे पाहिले आहे का ज्ञानाची परिपक्वता झाली म्हणजे सारा संसारच नाश पावतो असे वेदांती म्हणतात पण सृष्टी ही प्रवाहाच्या रूपाने नित्यच आहे तेव्हा नित्याचा नाश तो कसा काय होतो मनुष्याच्या हृदयातील ज्ञानाने जर संसाराचा नाश होत असेल तर काजव्याच्या तेजानेही चंद्र सूर्य आणि नवग्रह जळून जातील तात्पर्य निवृत्तीचा स्वीकार करावयास गेले तर केलेले कष्ट फुकट जातात कारण इंद्रियांशिवाय जीवाला कधीच सुखप्राप्ती व्हावयाची नाही म्हणून निवृत्ती म्हणजे व्यर्थ कष्ट मात्र आहेत सर्वांना प्रवृत्ती हीच अत्यंत श्रेष्ठ आहे सपाटून कर्मे करावी आणि त्याची उत्तमोत्तम फळे खुशाल भोगावी संसार हा केवळ माईक आहे असे म्हणतात ते शुद्ध मूर्ख होत जीवाला संसारा वाचून दुसरे सुखच नाही म्हणूनच देवही मनुष्य होण्याची इच्छा करतात आणि वेदांती मनुष्य देहाची निंदा करतात तेव्हा त्यांची युक्ती कशी मान्य करावी वेदाने अधिकार सांगितलेला आहे तो वेदच यांनी वेडा करून सोडला तात्पर्य यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवील त्याचा सर्वस्वी नाश मात्र भावयाचा, वेदवचन म्हणतात ते सर्वोपरी प्रमाण असते त्या वेदवचनालाच हे मिथ्या म्हणतात तेव्हा हेच मोठे ज्ञाते झाले की नाही भगवान म्हणतात मीमांसकांचे भाषण असे असते ते नाना प्रकारच्या कोट्यांवर कोट्या लढवून आपले मत स्थापन करतात पण उद्धवा ते निखालच खोटे आहे पूर्व मीमांसा वाद्यांचे शब्द पांडित्य गृहित धरून प्रपंचात कसे अनर्थ आहेत हे, हे दाखविन भगवान वैराग्याची सप्रमाण सिद्धता करीत आहेत श्लोक सोळा तर हे उद्धवा सर्वच मनुष्याना देह व काळाचे विभाग यांच्यामुळे प्राप्त होणाऱ्या जन्माधिक अवस्था नित्य मानाव्या लागतील व त्यांना मोक्ष कधीच मिळणार नाही श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा बाबा ऐक एक सारा मतवाद मिथ्या आहे पण तो कळावा कसा असे म्हणशील तर त्या मतांचा विचार करावा म्हणजे झाले निवृत्ती हे निव्वळ कष्ट आहेत म्हणून प्रवृत्ती ही अत्यंत श्रेष्ठ असे म्हणतात परंतु प्रवृत्तीमध्येही अतिशय कष्ट असून मरणाचे अरिष्ट तर अनिवार्यच आहे जन्ममुळास धरून काळ हा अखंड पाठीस लागलेला असतो लव निमिष पडपळ करून काळ हा वेळ साधित असतो बरोबर असणाऱ्या चोराची मैत्री त्याप्रमाणे काळाची पोसणूक आहे वेळ आली कि जीव प्राण सारे लुटून घेतो काही एक शिल्लक ठेवीत नाही काळ हा बाजार म्हणत नाही किंवा नदीचा घाट म्हणत नाही अवशी किंवा पहाटे याचा विचार मनात आणत नाही देश किंवा परदेश असे म्हणत नाही आपल्या प्रभावाने सर्वांना सरसकट स्वाहा करून सोडतो प्रवृत्तीचे कष्ट काढता काढता एकदम मृत्यूचा असा तडाखा येऊन बसतो की हाय हाय नको तो प्रसंग जीवामध्ये वासनेची हाव दांडगी असते म्हणून गेलो मेलो धावा धावा या या असे तो म्हणतो पण मृत्यूच्या तडाख्याचे निवारण कोण करणार त्यावेळी कोणाचाच उपाय चालत नाही काळ नुसते मारूनच सोडित नाही तर आणखी नाना प्रकारच्या यातना भोगावयातो आणि अनिवार दुःख असतात अशा गर्भवासात तो घालतो मातेच्या रूपी गुहेत मलमुत्राचा पोथळीत खाली तोंड करून नऊ महिनेपर्यंत जठराग्नी त्याला अगदी असतो त्यावेळी चारही बाजूंनी मलमूत्राचा लेप लागलेला असतो नाकातोंडात किडे शिरत असतात याप्रमाणे गर्भवासातील अत्यंत कष्ट कोणापाशी सांगणार नंतर गरोदर स्त्रियेला डोहाळे लागतात तेव्हा ती कडू आंबट खारट पदार्थ खाते त्यावेळी गर्भाच्या अंगावर पूर्ति पुरती कातडीही नसल्यामुळे त्याने त्याचे सारे अंग भाजून त्या दुःखाने अतिशय विवळ होऊन लोळत असतो त्या गर्भाला पोटात काय काय यातना भोगाव्या लागतात हे आई बापांना कळत नाही त्यातून सोडवणारा तेथे कोणीच नसतो त्या जीवाची व्यथा जीवालाच माहित, ज्या ठिकाणची गोष्ट सुद्धा कोणी तोंडातून काढत नाही जे ठिकाण प्रत्यक्ष कोणी डोळ्यांनी दाखवीतसुद्धा नाही तशा त्या योनिद्वारातून मोठ्या संकटाने शेवटी जीवाचा जन्म होतो जी नित्यमूत्राची मोरी किंवा नव्या नरकाची खाण आणि रजस्वलेच्या रुधिराची डोणी तेथून प्राणी जन्मास येतो हे शरीर गर्भवासाहून अधिक दुसरे दुःख कोणते आहे मताभिमानी बोलतात ते खोटे आहे प्रवृत्तीत मुळीच सुख नाही एका जन्माने जन्मही सरत नाही आणि एका मरणाने मरणही नाहीसे होत नाही काळ हा योनीच्या द्वाराने कोटी कोटी जन्माचे फेरे फेरवतो हो पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू हे सारखे लागलेलेच आहे अशा प्रवृत्तीमध्ये सुख ते काय असणार भयंकर दुःख मात्र भोगावे लागते जन्ममरणाच्या मधल्या संधीत तर मोठी मोठी दुःखे पिढा देतात त्या दुःखांचा दुःख देण्याचा प्रकारही आता सांगतो चोरांचा हल्ला येईल या भीतीने त्वरेने पळून पळू लागावे तो मध्ये चोर येऊन लुटून नेतात त्याप्रमाणे जन्ममरणाचे अंतर षडविकार भरून काढतात षडविकारांच्या पतिव्रता स्त्रिया म्हणजे जळूप्रमाणे प्रवृत्तीमध्ये अतिशय आता कर्मवाद्यांच्या मताने जीव हा स्वतंत्र कर्मकर्ता आहे पण हे त्यांचे म्हणणे मिथ्य आहे कारण त्याला परतंत्रता असलेली प्रत्यक्ष दृष्टीच पडते श्लोकसत्रा शिवाय या जगात कर्म करणारा व त्यांची सुखदुःखे भोगणारा मनुष्य प्राणी संपूर्णपणे परतंत्र आहे अशा पराधीन प्राण्याला कोणता विषय सुख देऊ शकेल जीवाला स्वतंत्रता असती तर तो दुःख दुःख भोग कधीच भोगताना सदा सर्व काल सुखीच असता दुःखाचे मूळ असे जे पाप ते तो करताना जीव विचारा नेहमीच दिन बापूडवाणा कर्मे करून कर्माधीन असणारा त्याला कर्माचे फळ देणारा निराळच असतो तोच त्याला सुखदुःखे भोगवतो हे लक्षात ठेव याकरता ईश्वराची सत्ता हीच श्रेष्ठ आहे तोच कर्मफळाचा दाता आहे आणि जीव हा सुखदुःखाचा भोगता आहे त्याला स्वतंत्रता नाही हे लक्षण पाहिले म्हणजे जीव तितका पराधीन आहे ही गोष्ट लक्षात येते आणि त्या पराधीनपणामुळे अशी मनापासून पण दुःख हे इच्छा न करताही प्राप्त होते यावरूनही त्याला स्वतंत्रता संभवत नाही श्रुती स्मृतींचा विचार केला तरी सुद्धा जीवाला स्वतंत्रता नाही असेच सिद्ध होते तो पराधीनपणे वागत असल्यामुळे त्याला न मागता सुख दुःख भोगावे लागते यावर प्रतिवादी असे उत्तर देतील की ज्यांना ज्यांना कळत नाही ते, ते जीव दुखी होतात। जे कर्म जाणणारे असतात ते सुख पावतात जे सदाचार संपन्न श्रोत्रीय असतात किंवा जे याज्ञिक व अग्निहोत्री असतात ते इहपर लोकासाठी यथासांग कर्म करतात ज्यांची इंद्रिये तरतरीत आहेत कोठे काही न्यून नाही ते यथास करून दोन्ही लोकातील सुखांचा कर्मयोगाच्या द्वारे उपभोग घेतात परंतु भगवान म्हणतात कर्मातही ज्याची योग्यता उत्तम असते त्याला सुखाचा उपभोग नेहमी घ्यावयाला मिळतोच असे नाही त्याचाही प्रकार आता सांगतो ऐक श्लोक अठरा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 त्याला सोडून अग्निहोत्री यज्ञ करतात ते त्यांचे स्वकर्मच त्यांना विपरीतार्थाने फळते अग्नी तर माझेच स्वरूप आहे आणि श्रुती मंत्र तर सारी माझीच बीजे आहेत होमद्रव्य म्हणून जे आहे, आहे। तेही माझेच स्वरूप होय अशा मला सर्व आपल्या मनाने नास्तिकपणा देऊन अनिश्वरवादी लोक यज्ञ करतात तोच त्यांना बाधक होतो स्तृक स्त्रुवा प्रणिता पात्र इत्यादी सामग्रीने कर्मतंत्र उत्तम मांडायला शिकलेले असतात परंतु माझे आत्म रामाचे खरे सूत्र चुकल्यामुळे हे सारे विश्वतोमुखी जो त्या मज यज्ञ पुरुषालाच अर्पण होत असते पण याज्ञिक लोक ते मान्य करीत नाहीत कारण त्यांची बुद्धी कोती असून ते सकाम असतात मला अर्पण न करता जे पुण्यसंपादन करणे तेच पातक व तेच दुःख होय विशाला अमृत म्हणावे त्याप्रमाणेच सकामाचे पुण्य असते मला न पोचता स्वर्ग मिळवणे तो शुद्ध उपसर्गच जाणावा आणि त्यापासून मिळणारा जो भोग तो मोठा रोग समजावा असा याज्ञिकांचा उद्योग केवळ मूढपणाचा असतो कर्म जर त्यात काही न्यून पडले तर तेथे माझे श्रीकृष्णाचे स्मरण करावे म्हणजे त्या नामानेच त्यातील न्यून ते पूर्ण होते इतके माझ्या नामाचे सामर्थ्य आहे तो मी स्वतः जातीनिशी याज्ञिकांकडे अन्न मागावयाला गेलो तर त्या ब्राह्मणांनी मला ते दिले नाही हेच ते कर्माचे कर्मठ पण होय ते मला यज्ञ पुरुषाला सोडून इंद्राधी देवांचे भजन करतात पण ते इंद्रादि देव माझ्याच आधीन असतात हे त्यांना कळत नाही हेच त्या कर्मातील वैगुण्य होय जे कोणी आपले कर्म कृष्णार्पण करीत नाहीत त्यांचे दैवच फुटके म्हणून समजावे तशा करण्याने इहलोकी दारिद्र्यात कुच मावे लागते आणि परलोकाला विघ्न येते आपले तोंड सोडून साऱ्या अंगाला खिरीचा आणि साखरेचा भूक तर निवत नाहीच पण उलट अतिशय दुःख मात्र होते तद्वत मला यज्ञपतीला चुकवून जे यज्ञ याग करतात त्या यज्ञाला बालविधवेला गर्भप्राप्ती झाल्याप्रमाणे फळे येतात मी यज्ञ करणार आहे म्हणून दुसऱ्यापाशी द्रव्य मागितले तर त्या यज्ञाचे फळ तो द्रव्य देणारा घेऊन जातो आणि यज्ञ करणारा कोरडाच्या कोरडाच राहतो मी करता हा अभिमान मात्र उरावर बसतो खिरीमधील पळीने लोकांना खीर वाढीत असताना ती खिरीने खरकटली तर तिला ठेवून देतात पण खीर खाणारे लोक ती खाऊन पार होतात उत्तम ऊस घाण्यात घातला तर तो घाणा त्या उसातील रस पिळून मादण भरतो आणि आपण रिकामी चिपाडे च घडून कर करत असतो तीच दशाज्ञिकांची होते याज्ञिकही तसेच यज्ञ करतात त्याचे फळ द्रव्य देणारा यज्ञात पशुहिंसा करावी लागते तो दोष मात्र कर्तृत्वाभिमानामुळे याज्ञिकांच्या पदरी पडतो तात्पर्य कर्मामध्ये निष्णात असलेले याज्ञिक अशा प्रकारचे दुःख भोगतात पण ज्या मूर्खांना कर्मच माहित नसते ते परमसुखाचा उपभोग घेतात कर्माचा खटाटोप माहीत नसतो पण त्यांच्या मनात माझ्याविषयी श्रद्धा मात्र निस्सीम असते त्यामुळे ते कोट्यवधी दुखातून पार पडून आत्मसुखाच्या गोडीचा उपभोग घेतात ज्यांना कर्मामध्ये कसा आदर ठेवावा हे कळत नाही परंतु माझ्या ठिकाणी श्रद्धा मात्र असते असे माझे साळे भक्त अत्यंत सुख पावतात जे निरंतर गोकुळामध्ये माझ्याबरोबर होते त्या गोपाळांनी कोणते कर्म केले होते पण त्यांनी कर्माची होळी करून नित्यनव्या आत्मसुखाचा उपभोग घेतला कर्ममार्गानुसार गोपींच्या कर्माचा विचार केला तर त्यांचा धर्म निंदच होता पण त्यांच्या जीवाला पुरुषोत्तमाची आवड लागल्यामुळे त्याही माझ्या परमधामाला पोचल्या इतकेच नवे, तर गोकुळातील पशु पक्षी गायी व सर्प वगैरे सुद्धा सारे माझ्या पदाला येऊन पोचले पण याज्ञिक लोकांना कर्माभिमानाचा अतिशय ताठा असल्यामुळे ते आपल्याच कर्माने दुःख भोगीत राहिले जे केवळ कर्मठ असतात ते कर्माच्या योगानेच जडबुद्धी होऊन सर्वज्ञ काय आम्हीच असा मूर्खपणाचाच दृढ अभिमान धरून बसतात म्हणूनच त्यांना असह्य दुःख भोगावे लागते दीपापासून पतंगाला खरोखर मरण येते पण त्याच्यावर झेप घालताना त्याला सुख वाटते त्याप्रमाणे कर्मठांना कर्म हे केवळ दुःखाला कारण होते पण ते केवळ अभिमानानेच त्यात सुख आहे असे मानतात खरोखर अभिमानानेच ते लोक जीवाला नसती स्वतंत्रता मानतात विचार केला असता ती त्यांना खरोखर नसते त्याचेच विवरण आता सांगतो ऐक श्लोक एकोणीस जरी सुखदुःखांची प्राप्ती आणि नाश कसा होतो हे एखाद्याने जाणले तरीसुद्धा मृत्यू केव्हा येईल व तो कसा टाळावा हे तर खात्रीने कोणालाही माहीत नाही दुखाचे निरसन होऊन सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून कर्माचे आचरण करतात कर्मवादी आपल्याला मोठे ज्ञाते म्हणवतात पण दुःखाचा नाश खरोखर कसा करावा हे त्यांना कळत नाही कर्मे करूनही ज्या दुःखाचा नाश होत नाही असे दुःख तरी कोणते असे विचारशील तर तेही यथानुक्रमाने सांगतो ऐक मरणा परते अधिक असे कोणतेच दुःख नाही तेच कसे निवारण करावे हे त्या बिचाऱ्यांना कळत नाही एवढा मृत्यूचा तडाखा जबरदस्त आहे आत हात घातला तर तो पोलतो अशा कढत पाण्याने काही घर जळत नाही तद्वत मृत्यू हा प्रबळ बळानेही अनिवार्य असल्यामुळे तो काही कर्माने टाळत टळत नाही सर्वात स्मारक असा जो मृत्यू तो ज्याने मरून जाईल असा उपाय कर्मठांना कळत नाही जे कर्मात त्यांना अचूक मृत्यू येतोच मरणाचे दुःख हे शेवटी यावयाचे जाहे। याकरिता जिवंत आहो तेथपर्यंत सुख भोगून घ्यावे असे बोलणे मूर्ख लोक बोलतात पण त्यांना जिवंतपणात तरी सुख कशाचे लो श्लोक वीस वधस्थानाकडे नेल्या जाणाऱ्या माणसाला ज्याप्रमाणे कोणतीही भोगसामग्री संतुष्ट करू शकत नाही त्याचप्रमाणे मृत्यू जवळ असणाऱ्या माणसाला कोणता पदार्थ किंवा कामना सुखी करू शकेल उद्धवा करत नाही हीच गोष्ट आता तुला मी सांगतो ऐक विष घालून मिष्टांना तयार केले तर संज्ञान लोक ते गोड आहे असे म्हणणार नाहीत त्यात पुढे आपले मरण आहे हे लक्षात आणून ते सर्व अन्न फेकून देतील आग लागलेल्या घरामध्ये शहाणा मनुष्य एक क्षणभर सुद्धा राहणार नाही मरण येऊन छातीवर आदळले नाही तोच ते घर सोडून लांब पळून जातील आपल्या दरवाजावर दरवडा आला असता साखरेची खीर खाताना गोड लागणार नाही त्याप्रमाणे शरीराला मृत्यू आहे हे समजल्यानंतर विषयामध्ये सुख कसे वाटणार एखाद्याच्या दाढीला आग लागली तर तो आपल्या तोंडाला मोठी शोभा चढली असे मानित नाही तसे आपल्या शरीरात नित्य नवा मृत्यू दिसत असता विषयाच्या व्यथा सुरू झाली की जन धन अन्न आणि स्त्री सुख देऊ शकत नाहीत ती सारी व्यर्थ होऊन जातात अंतकाळी कनक आणि कांता ही दुःखाला मात्र कारणभूत होतात कारण वासनेमुळे त्यांना सोडून प्राण जाता जात नाही त्यामुळे तो फार तळमळत असतो ज्याप्रमाणे एखाद्याला सुळी द्यावायला घेऊन जाताना नाना प्रकारचे समारंभ करतात त्याच्या तोंडात पंचपक्वानने घालतात पण त्यामुळे त्याला काही सुख वाटत नाही तद्वत डोळ्यासमोर मरण दिसत असता विषय सुखात आनंद कोणाला वाटेल म्हणून सुज्ञ असतात ते विषयांचा त्याग करतात आणि मूर्ख लोकच त्यावर आसक्त होऊन राहतात हे लक्षात ठेव देहाला अर्ध तर कोट्यावधी विषय सुखे असली तरी धडपडतात ते वेडे होत अविनाश गोडी निर्विषयातच आहे तात्पर्य या लोकांमध्ये सुख असे मुळीच नाही आता कोणी परलोकात सुख आहे असे म्हणतात पण उद्धवा तेथे सुद्धा सुख मिळत नाही कसे ते ऐक श्लोक 21, या लोकाप्रमाणेच परलोक सुद्धा सदोषच आहे तेथे सुद्धा स्पर्धा पुण्य क्षीण होणे आणि नाश पावणे हे सर्व आहेच जशी पुष्कळ कष्टांनी केलेली शेती अतिवृष्टी अनावृष्टी यांसारख्या संकटांनी नष्ट होते त्याचप्रमाणे परलोकासाठी केलेल्या प्रयत्नांना विघ्ने येतात व ते प्रयत्न ही विफल होतात इहलोक जसा प्रत्यक्ष दृष्टीच पडतो तसेच स्वर्गादी लोकही असल्याचे पन ही दोशे युक्त लो, दोशे युक्त ही इच्छा आता स्वर्गात दोष कोणता असे तू म्हणशील तर त्याचेही लक्षण ऐक तेथेही स्पर्धा मत्सर व नाश असतात शिवाय तेथे भोगाच्या योगाने तपही क्षीण होत असते आपल्याच बरोबरीचे दुसऱ्याचे तप असलेले पाहिले की त्याच्या बरोबर तो स्पर्धा करू लागतो आपल्या सारखे सुख दुसरा भोगू लागलेला दिसताच मनाला सुख वाटत नाही आपल्यापेक्षा उच्च पदावर कि त्याच्यावर काहीतरी दोषारोप करून त्याची निंदा करतात तेथेही जर असा विषम भाव उत्पन्न होतो तर तेथे तरी खरोखर सुख कसे होणार म्हणून स्वर्ग प्राप्त होऊनही जे सुख होते तेही सर्वना सारखे नोक आपापल कर्माप्रमा तपाप्रमा कमी जास्त सुख भोगी